पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लक्षक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकसष्टाव प्रार्थना प्रवचन जुलै सहा एकोणीश सत्तळ नवी दिल्ली जुलै सहा एकोणीसशे सत्तळ बंधूं आणि भगिनींनो उद्यापासून वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वमताला सुरुवात होईल असा माझा विश्वास आह बादशाह खान आणि त्यांच्या मंत्र्यांना कोणत्याही बाजूने मतदान न करण्याचा सल्ला मी दिला आह लीगला सुद्धा मी हाच सल्ला दिला आह तो ऐकायचा की नाही हे अर्थातच त्यांच्यावर अवलंबून आहे परस्परातील हा संघर्ष थांबवा असा सल्ला मी, खुदाई खिदमतगारांना देई देशाच्या विभाजनाबरोबरच आपल्या सैन्याचे विभाजन होणार आहे याचा अर्थ असा होतो काय की सैन्याच्या या दोन विभागांनी परस्परांशी युद्ध कराव सैनिकीकरणाला काँग्रेसचा दीर्घकाळापासून विरोध आहे काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून भारताचे भीष्मपितामह दादाबाई नवरोजी ह्युम फिरोशा मेहता आणि टिळक यांच्या काळापासून आपण शिक्षणावर अत्यल्प खर्च करत असल्याबद्दल आणि सैन्यावर प्रचंड खर्च करत असल्याबद्दल तक्रार करत होतो खरे म्हणजे सैन्याची निर्मिती चाळीस कोटी लोकांना गुलामगिरीत ठवण्याकरता झाली होती याशिवाय देशाच्या काही भागात फ्रेंच तर दुसऱ्या काही भागात पोर्तुगीज होत फ्रेंच आणि पोर्तुगीज वस्त्यांकडून धोका असल्याच क्लायूला जाणवले आणि तो धोका टाळण्याकरता क्लायू सैन्य निर्माण कल याशिवाय अफगाणिस्तान हा अनेक टोळ्यांचा दक्ष आह व रशिया अफगाणिस्तान मार्गे हल्ला करू शकेल अशीही भीती होती इतके मोठे सैन्य असतानाही आपण इंग्रजांसमोर टिकून राहिलो परंतु आपली अहिंसा सवळ्यांची अहिंसा नव्हती दुबळ्यांची होती मी शांततामय प्रतिकाराचा मार्ग दाखवला आणि आपण सशस्त्र प्रतिकाराची तयारी केली नाही परंतु अजूनही सैन्य आहे का ही लाजीरवाणी गोष्ट आहे आज जी काही परिस्थिती आहे त्यावरुन असे वाटते की दोन्ही देश आपल्या सैन्य शक्तीत वाढ करत आहेत एक देश जर सैन्य वाढवेल तर दुसराही त्यात वाढ करील पाकिस्तान म्हणेल की हिंदुस्तानशी प्रतिकार करण्याकरता आम्हाला आमचे सैन्य वाढवणे भाग आहे भारतही असाच युक्तिवाद करील परिणाम युद्धात होईल प्रश्न आपन आहे आपण आपली संसदने आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करायची की बंदुका आणि दारुगोळ्या यांच्यावर खर्च करायची आणि आपल्या तरुणांना सैनिकी शिक्षण द्यायचे पाकिस्तानचा शांततेवर विश्वास नाही त्यांचे म्हणणे आहे की कुराणात यासंबंधी काहीही सांगितलेले नाही परंतु तुमची काय करायची इच्छा आहे असे मला त्यांना विचारायचे आहे आपण जरी स्वतंत्र झालो तरी आपण दोन देश आणणार आहोत परंतु आपण दोन देश आपसात युद्ध करता झालो आहो काय ब्रिटिशांनी जे केले त्यामुळे मी समाधानही नाही आणि मला त्याचा अभिमानही वाटत नाही मला भविष्य अंधकारमय वाटते आहे मी जेव्हा त्याबद्दल विचार करतो तेव्हा माझा थरकाब होतो भारत आणि पाकिस्तानमध्ये जर युद्ध झाले आणि एकाने दुसऱ्याचा पराभव केला तर त्यामुळे कोणती चांगली गोष्ट होणार आहे मी काळोखात आहे ईश्वर आपल्याला प्रकाश दाखव तमसो मा ज्योतिर्गमय प्रकरण बासष्टाव प्रार्थना प्रवचन जुलै सात एकोणीसशे नवी दिल्ली जुलै सात एकोणीसशे सत्ति बंधू भगिनींन यऊ घातल स्वातंत्र्य मला का आनंद देत नाही हे काल संध्याकाळी मी तुम्हाला सांगितले होते, वाईट गोष्टीच्या चांगल्या गोष्टीत कसं रुपांतर कराव ह आज मी तुम्हाला सांगणार आह जे काही घडल तिघड़ त्यावर कुडत बसून वाईसरांना दोष देऊन काहीही उपयोग नाही कायदशीर भाष स्वातंत्र्य यायला आता काहीच दिवस राहिल आह या करायला सर्व पक्षांनी दिली आहा आणि ते आता आपला शब्द फिरवू शकत नाहीत माणसाने जे करायचे ठरवलेले असते ते केवळ ईश्वरस निरस्त करू शकतो व्हाईसरायच्या हस्तक्षेपाशिवाय काँग्रेस आणि लीगने त्रजोड करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे याबाबतीत लीगने पहिले पाऊल टाकले पाहिजे माझ्या म्हणण्याचा हेतू असा नाही की पाकिस्तानचा निर्णय रद्द करावा तो अंतिम निर्णय आहे हे मान्य करावे त्यावर आता अधिक चर्चा नको परंतु प्रत्येक पक्षाचे दहा दहा प्रतिनिधी एखाद्या मातीच्या झोपडीवाजा घरात बसतील आणि जोपर्यंत तडजोड होत नाही तोपर्यंत या झोपडीतून उठायचे नाही असा निर्धार करतील तर ते ज्या निर्णयावर पोहोचतील तो निर्णय ब्रिटिश संसदेसमोर सध्या दोन उपनिवेश निर्माण करण्याकरता जे विधेयक आहे त्यापेक्षा कितीतरी चांगला असेल मला भेटायला येणारे आणि मला लिहिणारे सर्व हिंदू आणि मुसलमान जर मला फसवत नसतील तर भारताच्या फाळणीमुळे कोणीही खुश नाही हे स्पष्ट आहे असं म्हणावे लागेल त्या सर्वांनी आपले इच्छेविरुद्ध फाळणी मान्य केली अजून एक पद्धत आहे आणि ती कदाचित इतकीच कठीण असेल ज्या सैन्याचे एकच उद्दिष्ट होते मग ते उद्दिष्ट कोणतेही ना, त्या सैन्याचे विभाजन होत आहे सैन्याच्या या विभाजनामुळे प्रत्येक देशभक्ताला दुःख होत आहे आणि त्यांच्या मनात भीती आणि गैरसमजे निर्माण होत आहे दोन सैन्य निर्माण व्हाव यांना परकीय आक्रमणाविरुद्ध देशाचे रक्षण करायचे आहे की परस्परांशी भांडून आम्ही एकमेकांना मारण्यातच आमची हुशारी आहे हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे आह तुम्हाला सावध करण्याकरिता हे भयावह चित्र मी तुमच्यासमोर जाणून बुजून मांडले आहे यातून सुटका करून घेण्याचा मार्ग माझ्या मते आकर्षक आहे हिंदू समाज आणि भारतीय स्वातंत्र्य संघर्षात भाग घेणारे सर्व आज या कसोटीत उत्तीर्ण होणार आहेत काय ते उठून सांगतील काय की आम्हाला या सैन्याची गरज नाही अथवा आम्ही या सैन्याचा उपयोग आमच्या मुसलमान भावंडांविरुद्ध करणार नाही मग ते भारतात राहणारे असो पाकिस्तानमध्ये असं म्हणाल्यामुळे त्यांच्या तीस वर्षात दुबळेपणाची रुपांतर शक्तीत होईल शक्य आहे की मी सुचवलेली पद्धत मूर्खपणाची समजली जाईल ते काहीही असले तरी मूर्खपणाचे रुपांतर शहानपणास करण्याची शक्ती ईश्वरात आह इतिहासात त्याने असे किदा केले आहे ज्यांनी सैन्य विभाजनाच्या भयावह मार्गावर पाऊल ठेवले आहे हो त्यांनी माझ्या बोलण्याचा थोडा विचार करावा प्रकरण त्रेसष्ट प्रार्थना प्रवचन जुलै आठ एकोणीशे नवी दिल्ली जुलै आठ एकोणीशे बंधू भगिनींनो आज मी दहा मिनिट उशीर केला याबद्दल मी तुमची क्षमा मागतो मला कितीतरी कामे करायची होती आणि कितीतरी लोक मला भेटायला आले होते यामुळे मी लवकर मोकळा होऊ शकलो नाही या दिवसात मी जे सांगतो ते अतिशय विचारपूर्वक सांगतो मला काय सांगायचे आहे त्याची मी आजी टिपणे तयार करतो आणि त्यानंतरच मी बोलतो आज मी बराच वेळ लिहित बसलो होतो आणि नंतर मी हातपाय धुवायला गेलो वेळ झाली याची आठवण करून देण्याकरता मुली आल्या होत्या परंतु मला त्यांचे बोलणे ऐकू आले नाही याचा परिणाम हा उशीर आहे एका मित्राने मला आज पत्र लिहिले तो म्हणतो मला राष्ट्रभाषा येत नाही माझी भाषा तामिळ आहे तुम्हाला जरी थोडी बह तामिळ येत असली तरी मी जर तुम्हाला तामिळमध्ये पत्र लिहिले तर ते समजायला तुम्हाला त्रास होईल यामुळे मी इंग्रजीत लिहित आहे तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे प्रत्येकाने मला आपल्या स्वतःच्या भाषेत लिहाव अशी माझी इच्छा असते सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने उत्तर भारताची भाषा म्हणजे हिंदुस्थानी शिकावी ही भाषा हिंदी आणि उर्दू यांच्यामधले बर्नाड शाहच्या काही ओळी उतरूत कलिआहे बर्नाड शहाने इंग्रजीवर हल्ला केला होता त्याचा विनोद अतिशय बोचरा असतो तो म्हणतो इंग्रज कधीही चुकत नाहीत ते प्रत्येक गोष्ट तत्वानुसार करतात ते आम्हाला गुलाम करतात तेही तत्वानुसार त्यांनी आपला राजाला ठार मारले ते लोकशाही कायम टिकवण्याकरता शाह उदृत करत असताना पत्रलेखक माझी चेष्टा करत म्हणतो की स्वातंत्र्याचे कारण ब्रिटिशांना या देशाची दोन भागात फाणी करायची आहे परंतु इतर कोणाहीपेक्षा मी ब्रिटिशांना अधिक चांगला ओळखतो ते भारत सोडत आहेत कारण आपली सत्ता कायम ठेऊन आपला आर्थिक लाभ होऊ शकत नाही हे त्यांना माहीत आहे आणि तसेच यापुढे आपल्याला राजकीय दृष्टीने गुलामगिरीत ठेवणे अशक्य आहे हेही त्यांच्या लक्षात आलेले आहे पहिल्या विश्वयुद्धात देशाच्या एका भागात सैनिकी शासन सुरू करण्यात आले होते दुसऱ्या विश्वयुद्धात लॉर्ड वल यांनी संपूर्ण भारतात सैनिक शासन लावले परंतु आता इंग्रजांच्या लक्षात आले आहे की हे फार दिवस सुरू राहू शकत नाही भारताला सतत गुलामगिरीत ठेवले तर आर्थिक जबाबदारी वाढेल यामुळे त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला काल मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितल्याप्रमाणे देशाला वाचवण्याची अजून दोन मार्ग आह इंग्रजांच्या हातात अजून सत्ता आहा त्यांच्याजवळ प्रचंड सैन्य आहे आणि जोपर्यंत तसन्य निघून जात नाही तोपर्यंत ब्रिटिश खरोखरी गेली असे आपण म्हणू शकत नाही तजूनही आपली अस्तित्व जाणवून दू शकतात ब्रिटिशांना दक्षाची फाळणी करायची आहा गि हैदराबाद है त्रावणकोर आणि इतर संसारांना स्वातंत्र्य घोषित करण्याचा परवाना मिळत नाही मग भारताचं स्वातंत्र्य कुठे अस्वि नुकत्याच घडलखा काही घटनांनी ब्रिटिशांच्या हेतुविषयक लोकांच्या मनात संशय निर्माण कला आहे हि मान्य क्लिच पाहिजे परंतु जोपर्यंत त्यांचा वाईट हेतुसिद्ध होत नाही तोपर्यंत मी त्यांच्याबद्दल निर्णय घेणार नाही अर्थातच हे खरे आहे की भारतीय संस्थानांच्या संबंधात ब्रिटिश योग्य पाऊल उचलायला मागेपुढे पाहत आहेत परंतु भारताचे विविध भाग वेगळे होऊन परस्परांशी भांडतील अशा परिस्थितीत त्यांनी भारताला सोडले तर त्यांच्या इब्रतीला याऊन मोठा बट्टा लागू शकणार नाही प्रकरण चौसष्टाव प्रार्थना प्रवचन जुलै नऊ एकोणीसशे नवी दिल्ली जुलै नऊ एकोणीशे सत्तेचाळी दहा सात एकोणीशे पंचेचाळीसच्या हिंदुस्तान टाईम्समधील बातमी होती की गांधीजींनी प्रेम ही जगातील सर्वोच्च गोष्ट आह लोकांना एकत्रित करणारी शक्ती आहे या भजनाने सुरुवात केली युधिष्ठिराने यज्ञ केला कारण त्याला प्रेमाचा म्हणजे अहिंसेच्या माध्यमातून जनतेचं सेवक व्हायची इच्छा होती त्याने राजपदापेक्षा सेवेला महत्त्व दिले आणि म्हणून तो खरा राजा झाला बंधूं आणि भगिनींनो मी व्हाईस भेटायला का गेलो असा प्रश्न तुम्ही विचारू शकाल अजून स्वातंत्र्य आपले झालेले नाही केवळ शत्रुत्व आहेत इच्छा असेल तेव्हा लोक ट्राम थांबवतात बोसकतात आणि था रोखतात स्वातंत्र्य हे सूर्याप्रमाणे असते परंतु त्याचे आगमन मला दिसत नाही व्हायसराय मला आपला मित्र म्हणतात मी त्यांचा मित्र कसा काय असू शकतो भंग्याचा गरीबांचा यांचा मी मित्र आहे मी काल ज्या पत्रलेखकासंबंधी बोललो होतो त्यांनी मला आठवण करून देत विचारले की एकोणीसशे साली तुम्हाला हवेत हिंसा दिसत होती जर तुम्हाला त्यावेळी हिंसा दिसली होती तर आता काय दिसते असंही त्यांनी मला विचारले त्यांना प्रश्न विचारायचा हक्क आहे भारता चांगले घडत आहे असे म्हणता येऊ शकत नाही लोक आगगाड्या थांबवत आहेत जाळपो लुटालूट आणि भुसकाबुस्की करत आहेत हे अराजक आह पैसे कमावण्याकरता लोक निधीत घोटाळे करतात आणि गैरमार्गाचा वापर करतात व तो पैसा गुपचूप इतरांजवळ ठेवतात वातावरण असत्य हिंसा घृणा आणि अविश्वास यांनी भारले आह या पार्श्वभूमीवर तीन जूनची घोषणा झाली हिंदू मुसलमान आणि शीख या सर्वांनी भारताची फाळणी मान्य केली नंतर चोऱ्या लूट आणि खुणाच्या बातम्या वृत्तपत्रातून येऊ लागल्या वार्ता रूपसाने मला विचारतात की ही तुमची प्रेमाची कल्पना आहे काय ते म्हणतात की तुम्ही सत्याचे पुरस्कर्ते आहात परंतु आता सत्य कुठे आहे कोण उंच आहे आणि कोण खाली आहे आता हाच एकमेव प्रश्न आहे ज्या सहनशीलतेबद्दल मी बोलत होतो ती आता कुठे आहे जर ती येथे नसेल तर त्याकरता जबाबदार कोण त्याकरता व्हायसा जबाबदार आहेत की अजून कोणी माझे उत्तर आहे की चोहोकडे दुर्गंधी येत आहे खरे आहे मी त्याकरता जबाबदार आह सत्य आणि अहिंसेच्या पालनाविषयी मी देशाला तीस वर्षापासून सांगतो आहे माझा सल्ला जर मानला गेला असता तर परिणाम वेगळा झाला असता फळावरून आपण झडाची परीक्षा करतो जर इंग्रज गेले तर त्यांच्याबरोबर देशातील सुव्यवस्थाही पाहिजे काय इतकेच नाही तर जे लोक सत्याग्रहाची भाषा बोलत होते त्यांच्याही मनात हिंसेचे विचार होते आणि पहिली संधी मिळताच शस्त्र धारण करायचा त्यांचा हेतू होता माझ्या स्वप्नातील स्वराज्य अजून लांब आहे दोन्ही पक्षांचा नाश करणाऱ्या या यादवीचा मी साक्षीदार होण्याची माझी इच्छा नाही मुलतान रावळपिंडी गडमुक्तेश्वर बिहार आणि बंगालवर माझी अश्रू राहण्याची इच्छा नाही मला मराईचीही इच्छा नाही हिंदू मुसलमान शीख ज्या वेळाला बळी पडत आहेत ते वेळ त्यांना वाचवण्याची खात्री देऊ शकत नाही तलवारीने पैसा मिळवता येऊ शकतो परंतु प्रतिष्ठा नाही आता सुद्धा आपल्यासमोर एकमेव ऐंसेचा मार्ग शिल्लक आहे या मार्गावरच आपल्या जगाचे कल्याण अवलंबून आहे ब्रिटिशांनी या दोन पक्षात दोन सैन्यात समेट घडून आणावा ही मानवतेची मागणी आहे हे साध्य करण्याकरिता उरलेले दिवस सुद्धा पुरेसे आहेत अशी मला आशा आहे यानंतर संस्थानांचा प्रश्न शिल्लक राहतो 15 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे अजूनही वेळ आहे या तारखेच्या आधी सलोका घडवून आणता आला नाही तर मग फार उशीर होईल अशी मला भीती वाटते आपल्यापेक्षा ब्रिटिश प्रबळ आहेत त्यांच्याजवळ भरपूर सैनिकी शक्ती आहे सैनिकी शक्ती म्हणून ब्रिटिश संपली असे ज्यांना वाटते ते चुकत आहेत प्रकरण पासष्टावे प्रार्थना प्रवचन जुलै दहा एकोणीसशे सत्तेच्या नवी दिल्ली जुलै दहा एकोणीसशे सत्तेच्या बंधू आणि भगिनींनं मला अनेकदा विचारण्यात येत की आता पाकिस्तान येण्यामुळे जे लोक भारतीय संघराज्यात राहत आहेत त्यांचे कर्तव्य काय या प्रश्नावर मी अनेकदा बोललो आहे आणि तरीही हा प्रश्न वारंवार विचारला जातो भारत आणि पाकिस्तान ही शत्रू असतील अशी एक शक्यता आहे हिंदू आणि विशेषतः सवर्ण हिंदू आमचे शत्रू आहेत असे मुस्लिम लीग म्हणत असत असे असेल तर हिंदूंनीही मुसलमानांना आपले शत्रू समजायला पाहिजे काय किमान माझा तरी हा मार्ग नाही आणि माझ्या या वृद्धापकाळात मी माझा मार्ग सोडूही शकत नाही माझी मानवता मला सांगते की सर्व मानवजात माझी मित्र आहे परस्परांचे गळे कापून कोणाचेही भले होणार नाही मैत्री म्हणजे लंगुल चालन नव्हे एक मित्र दुसऱ्या मित्राचे लगुल चालन करत नसतो जर कठोर शब्द बोलावे लागणार असतील तर ते बोलायलाच पाहिजे मी जर लागूल चालण्याच्या विरोधात आहे तर मी इतर काही काम का करत नाही असा प्रश्न मला विचारला जातो एकोणीशे चौरचाळीस साली भर उन्हात अठरा दिवस मी कायदे आजम यांच्या घराची वाट तुडवत जात असे तेव्हाही मी माझे कर्तव्य करत होतो कायदे आजमना खुश मी प्रयत्न करत नव्हतो मी त्यांना जे काही देव करत होतो ते त्यांनी स्वीकारले असते तर रक्त सांडले गेले ते आज सांडले नसते आणि हे सर्व वा विषारी वातावरणही पसरले नसते त्या अवस्थेत भारतात तिसरी शक्ती नसती आणि पाकिस्तानची निर्मिती होऊनही भारत एक राहिला असता जीनाशी झालेली माझी बोलणी मैत्रीपूर्ण होती खुशामत करणे ही गोष्ट आज वाईट अर्थाने घेतली जाते जर्मनी आणि इंग्लंड यांच्या जेव्हा वैर होते तेव्हा त्यावेळचे प्रधानमंत्री चेंबर लेन यांनी हिटलरला समजवण्याचा प्रयत्न केला होता हे माझे मत नाही चेंबर लेन यांनी खुशामतीचा मार्ग स्वीकारला नसता तर इतिहास काही वेगळाच झाला असता असे अनेकांचे मत होते परंतु मी कुणालाही माझा शत्रू समजत नसल्यामुळे मी कुणाची खुशामत करण्याचा प्रयत्न का करीन पाकिस्तानमधील मंदिरे आणि गुरुद्वारा पाडण्यात येतील काय तसे केले जाणार नाही असे मला वाटते देवळात जाण्यापासून ते हिंदून आढळणार आहेत काय पाकिस्तानचा असा अर्थ होतो असे मला वाटत नाही पाकिस्तानमधील हिंदू आणि शीख आपापल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत असे केवळ इस्लामचा शत्रू म्हणू शकतो असे आजच दौलताना म्हणाले नव्हते काय जर हिंदू आणि शीख यांना मुसलमानाप्रमाणेच न्याय मिळणार असेल तर इस्लामवर आधारित लोकशाही फार मोठी गोष्ट आहे असे सांगताना मला कोणता संकोच वाटणार नाही मानवजात आडमपासून निर्माण झाली आहे असे जर त्यांचे मत असेल तर विविध लोकांना आपापल्या देवाची वेगवेगळ्या मार्गाने भक्ती करण्यापासून ते कसे काय अडवू शकतात मला वाटते की दौलताना साहेबांच्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांतातील हिंदूंनी घाबरून जाऊन आपापल्या घरातून पळून जाऊ नये असं मी त्यांना सांगेन सुवर्णा मंदिर अमझोरमधे आहा परंतु ज्या नानकांना साहेबकरता शिखांना फार मोठे बलिदान केले ते पाकिस्तानमध्येच राहणार आह हैदराबादमध कितीतरी हिंदू मंदिर आह हैदराबाद पाकिस्तानचा भाग होणार आहे असे मला म्हणायचे नाही तेथील पंचाण्णव टक्के लोक हिंदू आहेत या सर्व हिंदूंचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्यात आला तर पाकिस्तानला अर्थच काय राहील महान जामा मशीद संघराज्यात राहील तिथे मुसलमानांना नमाज पडण्यापासून आपण मनाई करणार आहोत काय याशिवाय आग्र्यात ताजमहल आहे अलिगढमध्ये मुस्लिम विद्यापीठ आहे मुसलमान विद्यार्थ्यांना तिथे शिकण्यापासून मनाई करण्यात आहे काय असे कोणते ठिकाण आहे काय की जिथे मसिदवाद येऊ नाही मी जिथे कुठे जातो तिथे घेते मला या दोन्ही गोष्टी दिसतात असे असताना पंजाब सिंध आणि वायव्यसरद्ध प्रांतातील हिंदू भारतात का पळून येत ते शूरवीर असले पाहिजे घरांची जाळपोळ करणारे आणि निरागस मुलांचा खून करणारे शौर्य आम्हाला नको आहे ते शौर्य नाही तो दानवीपणा आहे परंतु सिंध आणि इतर ठिकाणची आपली घरे सोडून लोक जर भारतात येत असतील तर आपण त्यांना हाकलून दिले पाहिजे काय आपण जर असे केले तर आपण स्वतःला भारतीय कसे म्हणू शकू कोणत्या तोंडाने आपण जयहिनची घोषणा करू नेताजींनी कशाकरता युद्ध केले होते आपण दिल्लीत राहत असो वा गुजरातमध्ये आपण सर्व भारतीय आहोत ते आपले पाहुणे असतील पाकिस्तानप्रमाणेच भारतही तुमचा देश आहे असे म्हणून आपण इथे त्यांचे स्वागत करू राष्ट्रवादी मुसलमानही पाकिस्तान सोडून भारतात येत असतील तर त्यांचेही आपण इथे स्वागत करू भारतीय म्हणून आपल्या सर्वांना समान दर्जा आहे पंधरा ऑगस्टला अजून पस्तीस दिवस आहेत आपण पशुत्वाचा त्याग करूया आणि मानव बनूया आपली सर्वांची परीक्षा होत आहे आणि यात ब्रिटिशांचाही समावेश आहे आता पाकिस्तान अस्तित्वात आले असल्यामुळे हिंदूंचा नोआखाली जो छळ झाला आणि आर्थिक हानी झाली त्याची नुकसान भरपाई मिळू शकणार नाही अशी तार नोआखालीहून नुकतीच मला मिळाली त्यांना नुकसान भरपाई का मिळू नय पाकिस्तान निर्माण झालि असल्यामुळे हिंदूंचे रक्षण करण्याची अजूनच मोठी जबाबदारी त्या सरकारवर येऊन पडत ज्या लोकांनी खून कल आणि जी आता तुरुंगात आह त्यांची सुटका होण्याची शक्यता असे आहे असेही तारे सांगण्यात आले आहा असणार नाही अशी मला आशा आह पाकिस्तानमध राहणाऱ्या हिंदूंना कोणताच धोका नाही हे पाकिस्तानी लोकांनी दाखवून दिले पाहिजे असे झाले तरच स्वातंत्र्य दिन म्हणून 15 ऑगस्ट साजरी करण्याकरता आपल्याजवळ सबळ कारण असेल परंतु असे घडले नाही तर माझ्याकरता हे स्वातंत्र्य नाही मला खात्री आहे की ते तुमच्याकरता असेल येत्या पस्तीस दिवसात बरेच काही घडू शकते